خُذُوهُ فَغُلُّوهُ خُذُوهُ فَسَلُّوهُ ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَسْلُكُوهُ إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ وَلَا يَحُضُّ عَلَى طَاعَةِ आज्ञा होईल धरायाला आणि त्याच्या मानेत झोखड झाला मग याला जहन्न मध्ये झुकून द्या मग याला सत्तर हात लांब साखळीत जखडा हा श्रेष्ठ आणि उच्चत रणलावर इमानी आणत नव्हता आणि गरीबांना जेवण देण्यास उद्युक्तही करत नव्हता म्हणून आज येते याचा ना कोणी दुःखाचा वाटेकरी मित्र आहे आणि ना जखमांच्या धुणीशिवाय त्याच्यासाठी कोणतं जेवण त्या अपराधीशिवाय कोणीही खात नाही तर नव्हे मी शपथ घेतो त्या वस्तूंचीही ज्या तुम्ही पाहता आणि त्या वस्तूंची देखील ज्या तुम्ही पाहत नाही ही एका प्रतिष्ठित प्रेक्षकाची वाणी वा आहे वा कुणा कवीची वाणी नव्हे तुम्ही लोक कमीच इमान आणता आणि ही कुणा जोशाची वाणी नव्हे तुम्ही लोक कमीच विचार करता मिर आलमीन ही सखन जगांच्या रबकडून उतरली आहे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 आणि जर या पैगंबर सल्ले लावल्यावर सल्लमने स्वतः रचून एखादी गोष्ट आमच्या नावानं जोडली असती तर आम्ही याचा उजवा हात धरला असता आणि याच्या मानेची शिर कापून टाकली असती मग तुमच्यापैकी कोणी आम्हाला या कामापासून रोखणारा नसता वस्तुत हा अन्नाचा भय बाळगणाऱ्या लोकांसाठी एक उपदेश आहे आणि आम्ही जाणतो की तुमच्यापैकी काही लोक खोटे ठरवणारे आहेत अशा काफिरांसाठी निश्चितच ही निराशाजनक आहे आणि हे अगदी विश्वसनीय सत्य आहे म्हणून हे पैगंबर सल्ल अल सल्लम आपल्या महान रफच्या नावाच पावित्र्यदान करा अल्लाच्या नावाने तसी मेहरबान दयावान आहे मागणाऱ्याने प्रकोप मागितला आहे तो प्रकोप जो निश्चितपणे उद्भवणार आहे काफिरांसाठी आहे तो टाळणारा कोणीही नाही त्या अल्ला कडून आहे जो उर्ध्वगामी जिन्यांचा मालक आहे परिस्ट आणि आत्मा चढून त्याच्या हुजूरात जातात एका अशा दिवशी ज्याचं प्रमाण पन्नास हजार वर्ष आहे लोक त्याला दूर समजतात आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत यो मतोन उल तो प्रकोप त्या दिवशी होईल ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदी समान होईल आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरी समान होतील आणि कोणी जिगरी दोस्त आपल्या जिगरी दोस्ताला पुसणार नाही يبصرونهم يود المجرم لو يفتدي من عذاب يومئذ ببنيه وصاحبته وأخيه وفطيلته التي تؤويه ومن في الأرض جميعا ثم ينجيه كلا إنها لضا نزاعة للشوا تدعو من أدبر وتولى وجمع فأوعا وستطعا تيك <تصفيق> ميزانا داخل زتيل اپنا دي چيل किती दिवसाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला आपल्या पत्नीला आपल्या भावाला आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते आणि पृथ्वी तलावरील सर्व लोकांना मोबदल्या म्हणून त्याने द्याव, आणि या युक्तीमुळे त्याला मुक्ती मिळावी कदापि नाही ती तर भडक त्या अग्नि असेल जी मांस आणि चांबड्याला चाठून टाकील हाका मारून मारून आपल्याकडे बोलवी त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्यानं पाच फिरवली आणि संपत्ती संचित केली आणि जपुन जपुन ठेवली मनुष्य उथ हृदय निर्माण केला गेला आहे जेव्हा त्याच्यावर संकट येत तेव्हा तो घाबरून जातो आणि जेव्हा त्याला सुस्थिती लागते तेव्हा कंजूसपणा करू लागतो परंतु ते लोक या दोषापासून अलिप्त आहेत जे नमाज अदा करणारे आहेत जे आपल्या नमाजात नेहमी नियमितपणा ठेवतात ज्यांच्या मालमत्तेत याचिका वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे ते जे आपल्या रबच्या प्रकोपाचा कारण त्यांच्या रबचा प्रकोप अशी गोष्ट नाही ज्यापासून एखाद्यानं निर्भय राहावं فمن ابتغى وراء ذلك فأولئك هم العادون والذين هم لأماناتهم وعهدهم راعون والذين هم بشهاداتهم قائمون والذين هم على صلاتهم يحافظون أولئك في جنات مكرمون जे आपले गुप्तांगांचं रक्षण करतात आपल्या पत्न्या आणि आपल्या मालकीच्या स्त्रियांना वगळून की ज्यांच्यापासून रक्षित न ठेवण्यावर त्यांची कोणतीही निर्बसना नाही तथापि जे याखेरीत अन्य काही इच्छितील तेच मर्यादेचं उल्लंघन करणारे आहोत जे आपल्या अनामतीचं रक्षण आणि आपल्या वचनांचा आदर करतात जे आपल्या साक्षीत सचोटीवर दृढ राहतात आणि जे आपल्या अनामाजचं रक्षण करतात हे लोक प्रतिष्ठापूर्वक जन्नाच्या उद्यानात राहतील म्हणून हे पैगंबर सल्ला वसलम काय कारण आहे कि इन्कार करणारे उजव्या आणि डाव्या बाजूला तुमच्याकडे झुंडी झुंडी न धावत येत आहेत काय यांच्यापैकी प्रत्येक जण ही लालचा बाळगतो की तो ऐश्वर्य संपन्न जन्मतीत दाखल केला जाईल कदापि नाही आम्ही ज्या वस्तू पासून यांना निर्माण केला आहे त्याला ते स्वतः सांगतात मी शपथ घेतो पूर्वांच्या आणि पश्चिमांच्या स्वामीची आम्ही याला समर्थ आहोत कि याच्या दागी याच्या पेक्षा बेहतर लोक आणावेत आणि कोणीही आमच्यावर मात करणार नाही सदम होम योय लायुर होम होल्लरी अजुदा तिथ अन्न होम इरानुसु अनुम तव हम दिल यो मुलरी कनुयो आदो म्हणून आपल्या वाहत गोष्टी आणि आपल्या खेळात मग हो पावेतो किंवा त्या दिवसाला पोहोचावेतून निघून अशा प्रकारे असतील जणू आपल्या मूर्तींच्या नजरात झुकलेल्या असतील फटफटीती यांच्यावर पसरली असेल तो दिवस आहे ज्याचं यांना वचन दिलं जात आहे जोसे मेहरबा दयावान आहे इन्ना इला अन कव्मक मिन कबल आम्ही भू आणि इस्लामला त्याच्या राष्ट्राकडे पाठवलं हो या आदेशानेशी की आपल्या राष्ट्राच्या लोकांना खबरदार करावं यापूर्वी की त्यांच्यावर एक यातनादायक प्रकोप कोसळावा قال يا قوم اني لكم ندير مبين ان اعبد الله واتقوه واطيعون يغفر لكم من ذنوبكم ويؤخركم الى اجل مسمى ان اجل الله اذا جاء لا يؤخر لو كنتم تعلمون انا सांगितलं हे माझ्या राष्ट्रबांधवांनो मी तुमच्यासाठी एक स्पष्टपणे खबरदार करणारा पैगंबर आहे तुम्हाला सावध करतो कि बंदगी करा आणि अल्ला बंदगीय बाझी आज्ञा पा अल्लाह तुम्हार गुनक दुर्लक्ष करील तुम्हारा एक ठराविक वेपर्यत बाकीविकता अभी है कि अल्लाह ने निश्चित के लिए, लिए जेवन के मग टाता नहीं हाय तुम्हारा यान वाव قال ربي اني دعوت قومي ليلا ونهارا فلم يزدهم دعائي الا فرارا واني كلما دعوتهم لتغفر لهم جعلوا اصابعهم في اذانهم واستغشوا ثيابهم جعلوا اصابعهم في اذانهم واستغشوا ثيابهم واصروا واستكبروا استكبارا كان بنوله هما جراء था था मी आपल्या राष्ट्रातील लोकांना दिवस हाक दिली परंतु माझ्या हकेनं त्यांच्या पलायनातच वृद्धी झाली आणि कानात बोट खुपसली आणि आपल्या वस्त्रांनी तोंड झाकली आणि आपल्या चालीवर अडून बसले आणि मोठा गर्व केला तुम इन्नी मग मी त्यांना पुकारून आणि हाक देऊन आवाहन केलं मग मी जाहीरपणेही त्यांच्यात प्रचार केला आणि गुपचुप गुपचुप देखील समजावलं सांगितलं आपल्या रक्ची क्षमा मागा मी संधे तो मोठा क्षमाशील आहे तो तुम्हारे आकाशांधु खूब पासाव करेल तुम्हारा नवाज देगा तुम्हारा तरीका करेल तुम्हें ही प्रताप की अपेक्षा धरत नहीं वस्तुत है काय पाहत नाही कि कस अल्ला ने सात आकाश थरावर थर बनवले आणि त्यात चंद्राला प्रकाश आणि सूर्याला दीप बनवलं आणि अल्लाने तुम्हाला जमिनीतून अजब प्रकारे उगवलं तुम्हाला परत आणि तुमच्यासाठी विछायती प्रमाणे अंथरल जेणेकरून तुम्ही त्यात खुल्या मार्गाने वाटचाल करावी मुलांना सांगितलं माझ्या रब यांनी माझं म्हणणं रद्द केलं आणि त्या श्रीमंताचं अनुकरण केलं जे मालमत्ता आणि संतती लाभल्यानं अधिकच विफल झाल्या आहेत या लोकांनी महाभयंकर कुटील त्याचं जाळ पसरवून ठेवलं आहे त्यांनी सांगितलं कदापि सोडू नका आपल्या देवांना आणि वद् आणि सुवा यांनाही सोडू नका आणि यगूस आणि यऊक आणि नसरला देखील यांनी बऱ्याचशा लोकांना मार्गवृष्ट केलं आहे आणि तू सुद्धा या जालिमांना पथभस्त खेळी इतर कोणत्याच गोष्टीत उन्नती देऊ नकोस नारा फलम लहुम मिन आपल्या अपराधापाईत ते बुडून टाकले गेले आणि अग्नीत झोकून दिलं गेलं मग त्यांना स्वतःसाठी अल्लापासून वाचवणारा कोणीही सहाय्यक काढाला नाही आणि नुआल इस्लाम न सांगितलं माशरफ या काफिरांपैकी पृथ्वीवर कोणी निवास करणारा सोडू नकोस जर तू यांना सोडून दिलं तर हे तुझ्या दासांना पथभष्ट करतील आणि त्यांच्या वंशात जो कोणी जन्मेल तो दुराचारी आणि कट्टर काफीरच असणार माझ्या रब, वल्मुमिनात। रब मला आणि माझ्या आईवडिलांना आणि त्या प्रत्येक माणसाला जो माझ्या घरात इमानधारक म्हणून शिरला आहे आणि सर्व इमानधारक पुरुषांना आणि स्त्रियांना क्षमा कर आणि जालिमानसाठी विनाशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत वाढ करू नकोस हे पैगंबर सल्ली सांगा माझ्याकडे दिव्य बोध अर्थात वही पाठवलं गेला आहे कि जिंदांच्या एका तुकडीनं लक्षपूर्वक ऐकलं मग जाऊन आपल्या जातीच्या लोकांना सांगितलं आम्ही एक मोठा आश्चर्यजनक कुराण ऐकला आहे जो सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करतो म्हणून आम्ही त्यावर इमान आणला आहे आणि आता आम्ही कदा आपल्या रब बरोबर आणि अस की आमच्या रब च वैभव मोठं उच्च आणि श्रेष्ठ आहे त्यानं कुणाला पत्नी अथवा पुत्र बनवलेला नाही وان انه كان يقول سفيهنا على الله شططا وان ظنننا ان لن تقول الانسان والجن على الله كذبا 아니 असे की आमचे नादान लोक अल्लाह संबंधी खूप अवास्तव गोष्टी सांगत राहिले आहेत आणि असे की आमचा असं समज होता की मनुष्य आणि जिन्न अल्लाह संबंधी कधी खोटे बोलू शकत नाहीत सर, की काही त्यांनी जिन्हांचा अहंकार अधिकच वृद्धिंगत केला आणि असणसांनी सुद्धा तशीच कल्पना केली जशी तुमची कल्पना होती कोणाला प्रेक्षित बनवून पाठवणार नाही असकाशाला तर पाहिलं कि ते पहारेकरांनी भरून गेलं आहे आणि मुलकांचा वर्षाव होत आहे आणि असं कि आम्ही पूर्वी कानुसं घेण्यासाठी आकाशांमध्ये बसण्यासाठी जागा मिळवू शकत होतो परंतु आता जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या घातावर असलेली एखादी उल्का आढळते आणि असं की आमच्या लक्षात येत नव्हतं की पृथ्वीवाऱ्यांशी एखादा वाईट मामला करण्याचा बेत केला गेला आहे की त्यांचा रब त्यांना सरळ मार्ग दाखवू इच्छितो आणि असं सदाचारी आहेत आणि काही याहून खालवलेले आहेत आम्ही विभिन्न पद्धतीत विभाजित झाला आहोत आणि असं की आम्हाला समजत होत क्या मी ना पृथ्वीवर अल्ला जेर करू शकतो आणि ना पळून त्याला हरवू शकतो आणि अस की आम्ही जेव्हा मार्गदर्शन परत शिकवण ऐकली तेव्हा आम्ही त्यावर इमान आणलं आता जो जो कोणी आपल्या रबवर इमान आणेल त्याला कोणताही हक्क मारला जाण्याची किंवा अन्यायाची भीती नसेल आणि असलिम अर्थात अल्लाचे आज्ञाधारक आहेत आणि काही सत्याशी विमुख तर ज्यांनी इस्लाम अर्थात आज्ञापालनाचा मार्ग अंगीकारला त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधून काढला आणि जे सत्याशी विमुख आहेत ते जहनमच इंधन बनणारे आहेत हे पैगंबर सल्लेला सल्लम सांगा मला असा दिव्य बोध ही केलं गेला आहे कि लोक जर सरळ मार्गावर दृढतेने चालले असते तर आम्ही त्यांना खूप सिंचित केलं असत करून या देणगीनं त्यांची परीक्षा घ्यावी आणि जो आपल्या रबच्या स्मरणापासून पराडमुख होईल त्याचा रब त्याला कठोर प्रकोपात टाकेल आणि असण त्यात अल्ला बरोबर इतर कोणाला पुकारू नका आणि अस कि जेव्हा अल्लाचा दास त्याला पुकारण्यासाठी उभा राहिला तेव्हा लोक त्याच्यावर तुटून पडण्यास तयार झाले तर आपल्या रबला पुकारतो आणि त्याच्या बरोबर कुणाला भागीदार ठरवत नाही सांगा मी तुम्हा लोकांसाठी न एखाद्या हानीचा अधिकार राखतो आणि न एखाद्या भल्याचा पकडीतून कोणी छत्राशिवाय कोठेही आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही इल बल माझं काम याच्याशिवाय अन्य काहीच नाही की अल्लाच म्हणणं आणि त्याचे संदेश पोचवावे आता जो जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्ले लावल सल्लमचं ऐकणार नाही त्याच्यासाठी नरकाग्नी आहे आणि असे लोक त्यात सदैव राहतील हे लोक आपल्या या चालीपासून परावृत्त होणार नाहीत येत पावेतो की जेव्हा त्या गोष्टीला पाहतील त्याचं यांना वचन दिलं जात आहे तर यांना कळेल की कुणाचे सहाय्यक दुर्बल आहेत आणि कुणाचं दल संख्येत कमी आहे सांगा मला माहित नाही की ज्या गोष्टीचं वचन तुम्हाला दिलं जात आहे ती जवळ आहे अथवा माझा रब तिच्यासाठी एखादी दीर्घ मुदत निश्चित करतो आलिम अला अहदा। तो परोक्षाचा ज्ञा आहे आपलं परोक्ष कोणावरही उघड करत नाही إلا من ارتضا من رسول فإنه يسنك من بين يديه ومن خلفه رصدا لإعلم أنهم قد أبلغوا رتالات ربهم وأحاط بما لديهم وأحاط بما لديهم وأحطا كل شيء عددا تا فريشيتا شريك جالتانا باروك شدنان دين ساتي پسند تکلا ساوا تر تاچا پوٹه هندي ماكي تو ركشك ٹھو تو جرنه کرن تنه جاناوا कि त्यांनी आपल्या रब्बचे संदेश पोस्ते केले आणि तो त्यांच्या संपूर्ण परिसराला भेडून आहे आणि एकेका वस्तूची त्याने गणना करून ठेवली आहे नावाने जोशी मेहरबान दयावान आहे हे वेढून वेस्टून झोपणाऱ्या रात्री नमाज साठी उभे राजा परंतु थोडे अर्धी रात्र किंवा त्यापेक्षा काही कमी करा अथवा त्यापेक्षा काही अधिक वाढवा आणि कुऱ्यांच खूप थमून थांबून पठन करा आणि आम्ही तुम्हाला एक भारदस्त वाणी उतरवणार आहोत वस्तुत रात्रीचं उठण आत्मसंयम ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि कुरान नीत पठन करण्यासाठी अधिक योग्य आहे आणि दिवसाच्या वेळी तुमच्यासाठी खूप व्याप आहे आपल्या रक्षनामाच स्मरण करत जा आणि सर्वांपासून तुटून त्याच बनून रहा तो पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी आहे त्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही म्हणून त्यालाच आपला मुक्तार बनवा اصغِروا على ما يقولون واهجرهم هجرا جميلا 아니 ज्या गोष्टी लोक बनवत आहेत त्यावर धैर्य राखा आणि सभेदन त्यांच्यापासून वेगळे व्हा وزارني يعلم المكذبين ان النعمه ومهلهم <تصفيق> قليلا ان لدينا ان كان له وجحيم وطعاما لا غصه ولا بنى اليما या खोट ठरवणाऱ्या सुखवस्तू लोकांशी निपटण्याचं कार्य तुम्ही माझ्यावर सोडा आणि यांना काही थोडा वेळ याच अवस्थेत आणि भडकत असलेला अग्नी आणि घशात अडकणारे जेवण आणि यातनदायक प्रकोप हे त्या दिवशी घडेल जेव्हा पृथ्वी आणि पर्वत हादरून उठतील आणि त्या पर्वतांची स्थिती अशी होईल जणू ते वाळूचे ढिसारे आहेत जे विखुरले जात आहेत तुम्ही लोकांकडे आम्ही त्याच प्रकारे एक प्रेषित तुम्हावर साक्षीदार बनवून पाठवला आहे जसे आम्ही फिरूंकडे एक प्रेषित पाठवला होता मक पहा जेव्हा फिरूनने त्या प्रेषिताचं म्हणणं ऐकलं नाही तेव्हा मी त्याला फार कठोरतेनं धरलं